सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय तेरा ओम श्री परमात्मने सर्व विद्याचे आश्रयस्थान जे आत्मरूप गणेशाचे स्मरण तेच श्री गुरुचे चरण होत त्यास नमस्कार कर जयाचेनी आठवे शब्द शब्दसृष्टी आंगवे सारस्वत आघवे जिव्हे सिये ज्या श्रीगुरूंच्या चरणांच्या स्मरणाने शब्दसृष्टी स्वाधीन होते म्हणजे मात्रावर प्रभुत्व येऊन मनात स्फुरणारे विचार योग्य शब्दाने स्पष्ट करण्याचे सामर्थ्य येते व सकल विद्या जिव्हेवर येतात वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारु रस होती ओळगणे अक्षरांसी वक्तृत्व आपल्या गोडपणाने अमृताला पलीकडे सर म्हणते व नवरस हे वक्तृत्वातील शब्दांची सेवा करतात भावाचे अवतरण अवतरविती खून हाता चढे संपूर्ण तत्व भेदे निरनिराळ्या तत्वातिल फरक दाखवून अभिप्रायांची स्पष्टता करणारी जी मार्मिक खूण ती सर्वच आपले स्वाधीन होती भाग्य होय उन्मेशे सी हृदय श्री गुरुचे पाय धरून राहते तेव्हा ज्ञानाला एवढे दैव प्राप्त होते ते नमस्कार आता तो पिता, पिता भरता ऐसे म्हणेरेश्वर चालू करतो ते असे तो ब्रह्मदेवाचा बाप व लक्ष्मीचा पती श्री कृष्ण असे म्हणाला श्लोक पहिला हिदम शरीरम कौंटे क्षेत्रम इत्यभिधीय ते श्रीकृष्ण म्हणाले हे कौत्या या शरीराला क्षेत्र असे म्हणतात आणि जो हे जाणतो त्याला क्षेत्रज्ञ असे क्षेत्र क्षेत्रज्ञ जाणणारे म्हणतात श्लोक दुसरा क्षेत्रज्ञ चाम विधी सर्व क्षेत्रेशु भारत क्षेत्र क्षेत्रज्ञ हे भरतकुलो सर्व क्षेत्रांचे ठिकाणी जो क्षेत्रज्ञ तो मी आहे असे जाण क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांचे जे यथार्थ ज्ञान ते ज्ञान आहे असे माझे मत आहे पार्था परिसी जे देह जे, हे क्षेत्रज्ञ म्हणीजे हे ची जाणे बोली जे क्षेत्रज्ञ अर्जुना देहाला क्षेत्र म्हणावे व या देहरूपी क्षेत्राला सर्व क्षेत्रांना पालन करून असतो असा जो क्षेत्रज्ञ तो येथे मी आहे हे पक्के समज क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ ते जाणणे जे निरुते ज्ञान ऐसे क्षेत्राला आणि क्षेत्रज्ञाला जे यथार्थ जाणणे त्याला ज्ञान असे आम्ही समजतो श्लोक तिसरा तत्क्षेत्रम यो या यश तत् समासेन मे शृणु ते क्षेत्र कोणते कोणत्या प्रकारचे कोणत्या विकाराने युक्त त्या त्यापासून कोणते कार्य उत्पन्न होते आणि तो क्षेत्रज्ञ कोण व त्याचा प्रभाव कोणता हे माझ्यापासून संक्षेपाने श्रवण करणे आघावे सांगो आता तर आता या शरीराचा आम्ही ज्या अभिप्रायाने क्षेत्र या नावाने उल्लेख केला तो सर्व अभिप्राय आम्ही सांगतो हे क्षेत्र का कैसे के हे उपजे कवन कवणी वाढ विजे लक्षेत्र असे का मनावे? हे कसे व कोठे उत्पन्न होते व कोण कोणत्या विकारामुळे याची वाढ होते हे आउट हात मोठके कि केवढे पा कौतुके बरडकी पिके कोणाचे हे, हे मोजके साडेतीन हातांचे आहे अथवा केवढे व कसले आहे हे क्षेत्र म्हणजे शेत मालजमीन आहे अथवा सुपीक जमीन आहे व कोणाच्या मालकीचे आहे सावे अवधान दे इत्यादी जे जे सर्व याचे धर्म आहेत ते पूर्णपणे सांगितले जातील तिकडे लक्ष दे पैयाची स्थळाकारणे श्रुती सदा बोबणे ठिकाणे तोंडाळू केला यास याच करता, म्हणजे क्षेत्राच्या स्वरूपाचा निर्णय करता। वेदाची नेहमी बडबड सुरू आहे व याच ठिकाणाला तर्काला वाटाघाट करावयास लावले आहे चाळीता हे बोली दर्शने शेवटा आली तेवीची नाही बुझाविली अजूनही हीच क्षेत्र निर्णयाची वाटाघाट करताना सहा दर्शने हात टेकी झाली तथापि अजून पर्यंत यांचे भेद मिटलेले नाहीत शास्त्रांची ये वादू शास्त्रांचे एकमेकांचे नाते याच एकाच्या योगाने मोडले जाते व याच्या एक निश्चयाच्या संबंधाने जगात वादविवाद चालू आहे तोंडेसी तोंडा न पडे बोलेसी बोला न घडे या युक्ती बडबडे दुसऱ्याच्या निर्णयाशी जुळत नाही व एका प्रतिपादनाचा दुसऱ्या प्रतिपादनाशी मेळ घालता येत नाही उलट या युक्तीने बडबडीला जोर आला आहे नेणू कोणाचे हे स्थळ परी कैसे अभिलाशाचे बळ जे घरोघरी कपाळ पिटवी तसे क्षेत्र कोणाचे आहे हे कळत नाही परंतु याच्या संबंधाने निर्णय संबंधाचा अभिलाष घरोघर याचाच काथ्याकूट करावयाच लावत नास्तिका द्या वया तोंड वेदांचे गाढे बंड ते देखोनी पाखांड आनची वाजे नास्तिक लोकांबरोबर वादविवाद करण्याकरता वेदांचे प्रचंड बंड असल्याचे पाहून ते पाखंडी लोक निराळीच बडबड करायला लागले म्हणे वाघाळ ना मनसी तरी पोफळ घातले आहे तो पाखंडी वेदास असे म्हणतो कि तुम्ही निर्मूळ आहात व तुमचे शब्द पांडित्य खोटे आहे हे आमचे बोलणे खरे नाही असे जर कोणी म्हणत असेल तर आम्ही पैसे आमच्याशी बात करण्याची ज्याची ताकद असेल त्याने तो विडाऊच लावा पाखंडाचे कडे नागवि पाखंडी लोकांच्या पक्षाकडील दिगंबर वगैरे जैन श्रमणक आपल्या मस्तकावरील केस हाताने उपटून काढण्याचा विधी करतात व वेदोक्त कर्म मात्र निंदीतात त्यांच्याशी चर्चा करू लागले म्हणजे त्यांची जी ठराविक वितंडांची भाषणे आपोआप जागेवर येतात मृत्यू बळाचे नि माझे हे जाईल वीण काजे ते देखोनिया व्याजे निघाले योगी मृत्यूच्या तडाक्याने हे शरीर व्यर्थ जाईल असे पाहून त्या निमित्ताने मृत्यूच्या योगाने भ्यालेल्या त्या योग्यांनी वनाचा रस्ता धरला व तेथे वनात यम व दम यांचा अभ्यास पूर्ण केला येण्याची क्षेत्र अभिमाने राज्य त्याजिले ईशाने गुंती जाणोनी स्मशाने वासू केला या क्षेत्राचा आपण पक्का निर्णय करू या अभिमानाने व क्षेत्र निर्णयास कैलासाचे राज्य अडथळा करील म्हणून ते टाकून शंकराने स्मशानात वास केला ऐसिया पैशा महेशा पांघुरणे दाही दिशा लाच करू म्हणून कोळसा कामू केला या प्रतिज्ञेच्या योगाने शंकराना दाही दिशा पांगरावे लागल्या म्हणजे सर्वसंग सोडावा लागला व त्याने काम हा योगभ्रष्ट करणारा म्हणजे क्षेत्र निर्णयाच्या आड पडणारा लाचखाऊ आहे असं जाणून त्यास जाळून टाकला हे सत्य लोकनाथा वदने आली बळार्था तरी तो सर्व था जाणे ब्रह्मदेवाला असलेली चार मुखे क्षेत्राचा निर्णय करण्याकरिता जोरावर आली तरी क्षेत्राचा छंदो भी थाई हे क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांचे ज्ञान ऋषीनी आणि छंदबद्ध ग्रंथांनी अनेक प्रकारांनी वर्णन केले आहे वेदातील बृहत्साम सूत्रांनी व हेतुमन पंडितांनी हे चांगले निश्चित करण्याचा प्रयत्न केला आहे क्षेत्र संबंधाने निरनिराळ्या मतांचा ज्ञानेश्वर अनुवाद करतात कित्येक जीववादी असे म्हणतात कि क्षेत्र हे स्थळ जीवांचेच संपूर्ण आहे मग प्राण हे त्याचे कुळ आहे म्हणजे जीव हा घरचा एकटाच असल्यामुळे व त्याच्या घरी शेतकरी चालवण्याचा बारदाना बैल नांगर गडी माणसं वगैरे नसल्यामुळे त्याने क्षेत्र म्हणजे हे शेत प्राण या कुळास बटाईने दिले कारण प्राण या कुळाजवळ शेतकी सर्व बारदा आहे जे प्राणांच्या घरी अंगे राबते भाऊचारी आणि मना ऐसा आवारी कुळवाडी करू कारण प्राणाच्या घरी अंगाने मेहनत करणारे चार भाऊ म्हणजे अपान व्यान उदान व समान हे चार वायू आहेत व मनासारखा चपल कारभारी शेतीचा कारभार करणारा आहे तया इंद्रिय बैलांची पेटी न म्हणे अवसी पहाटी विषय क्षेत्री आटी काढी भली त्या प्राणांच्या जवळ इंद्रिय बैलांचा समुदाय आणि शेतात मेहनत कुकर्माचे मग कर्तव्याची वाफ चुकवून विहित कर्म करण्याची संधी दौडून आणि अन्यायाचे बीच पेरवून म्हणजे श्रुती आज्ञेचे उल्लंघन वगैरे न्यायाच्या विरुद्ध गोष्टी करून कुकर्मरूपी सर्व पेरणी पासून तो मळणीपर्यंत आटोकाट मेहनत जर त्याने याची सारी खे अस मग जन्म कोटी दुखे भोगी जीव तर जे बीज पेरतो त्याच्या मेहनतीप्रमाणे अतिशय पापाचे पीक येते आणि मग जीव हा कोट्या जन्म दुखे भोगतो अथवा नाची योग्य वाप साधून जर सत्कर्म सत्कर्मरूपी बीज पेरले तर शेकडो जन्मांच्या मापाने सुखच मोजवे म्हणजे शेकडोचे शेकडो जन्म सुख भोगवे एवढे अचाट पीक येते तव आणि क म्हणती हे न भे हे जीवाचे आघवे, शेताचे या. येथून प्रकृतीवाद्यांच्या मतांचा अनुवाद करतात त्यावर आणखी कित्येक प्रकृतीवादी म्हणतात कि तुम्ही म्हणजे जीववादी म्हणता ते बरोबर नाही हे क्षेत्र जीवाचे असे तुम्ही म्हणू नका तर या शेताविषयी शे, तुम्ही सर्व आम्हाला विचारा अहो जीव एथ उखिता वस्ती करू वाटे जाता आणि प्राणू हा बलवता म्हणून जागे अहो जीव हा येथे वाटेने जाता जाता वस्ती करणारा वाट आहे आणि प्राण हा क्षेत्राचा बलुतेदार असल्यामुळं रात्रंदिवस दाखतो म्हणजे क्षेत्राचे संरक्षण करतो अनादि जे प्रकृती सांख्य जी ये क्षेत्र हे वृत्ती इची जाणे अनादिची प्रकृती जिचे सांख्य शास्त्र वर्णन करते तिचे हे क्षेत्र आहे असे समज आणि म्हण वा, घ वा, आणि हिच्याजवळ शेतकी चालविण्याचा सर्व बारदा घरचा आहे म्हणून शेत बटाईने न देता हि शेत घरीच वाहते व्याची वाहिव्याची ये येहाटी जे का मुदलती ये सृष्टी ते ये पोटी जाहले या जगात हे क्षेत्र बहण्याचे कामे मुख्य खटपट करणारे जे तीन गुण म्हणजे सत्व रज तम ते हिच्याच पोटी उत्पन्न झालेले आहेत रजो गुण ते तुले सत्व सोकरी एक तम करी सवंगणा प्रकृतीने तीन कामे या तिघांकडे नेमून दिली आहेत ती याप्रमाणे रजोगुण पेरणी करतो आणि जितके रजोगुणाने पेरले तितके सत्वगुण रक्षण करतो व एकटा तमोगुण काढणी करतो म्हणजे कापणी करतो रचुनी महात्वाचे खळे मळी काळुगे नि पोळे तेथे अव्यक्ताची मिळे सांज भली आणि मग तमोगुण हा महतत्वाचे खळे तयार करून एकट्या काळ नावाच्या पोळाकडून मळणी करतो तेव्हा तेथे या महत्त्वाचे खळ्यात सूक्ष्म सृष्टीची चांगली रास बनते याप्रमाणे प्रकृती ही क्षेत्राचा उपभोग घेते तव एकी मतिवंती या बोलाची अखंती म्हणितले या ज्ञापती अरवाची येथून संकल्पवाद्यांच्या मताचा अनुवाद करतात तेव्हा कित्येक बुद्धिवाना म्हणजे संकल्पवाद्यांनी या प्रकृती वाद्यांच्या बोलण्याचे दुःख वाटून म्हटले की हे तुमचे ज्ञान अलीकडील हा हो परतू के स्वरूपाच्या ठिकाणी तुमच्या या प्रकृतीची गोष्ट आहे कोठे तर क्षेत्राची आम्ही बरोबर हकीकत सांगतो ती तुम्ही निवांतपणी ऐकत शून्य से जसा तुलीद्रुपेषा या गृहामध्ये पूर्ण लिन अवस्थेच्या गादीवर या बलवान अशा संकल्पाने निद्रा केली होती तवसाचे उद्यमी सदैव फल मनोनी ठेवा झाला इच्छे सवे तो संकल्प जागा उद्योग केल्या बरोबर ठेवा प्राप्त झाला निरालंबीची वाडी त्रिभुवना येराकार परब्रम्ह रुपी बागेत लिन दशेत असणारा त्रिभुवना एवढा लाभ हा त्याच्यामुळे व्यक्त दर्श निरुपयोगी म्हणून पडलेली अपंचीकृत महाभूतरूपी पड जमीन पंचीकरण रूप मशागतीने सारखी करून स्वेदजादी प्राणीवर्गाच्या चार हद्दी कायम केल्या या वरी आधी पाचवटे प्रभेदीच्या योगाने पंचात्मक शरीरे तयार केली कर्मा कर्माचे गुंडे बांध घातले दोही कडे नपुसके बरडे राणे केली मनुष्य शरीरारूपी शेताच्या दोन बाजूस कर्माकर्माच्या दगडांचे बांध घालून निकष अशा माळ जमिनीची राणे तयार केली म्हणजे सुपीक जमीन तयार केली सुहाविली निलागी संकल्पे येणे त्या रानात येण्या जाण्याकरता संकल्पाने कोणाचाही लाग जेथे लागणार नाही असे जन्म मृत्यूरूपी भुयार उत्तम प्रकारचे तयार केले मग एकलाधी करुनी अहंकाराशी एक वाहविले करुणी चराचर मग या संकल्पाने आपले आयुष्य आहे तेच पर्यंत अहंकारा बरोबर एकरूपता करून भेद बुद्धी कडून चराचराची लागवड करविली या परी निराळी वाढे संकल्पाची डहाळी म्हणून तो मुळी प्रपंचराया याप्रमाणे निराळी संकल्पाची शाखा वाढते म्हणून तो संकल्प प्रपंचाला मूळ आहे मत मुक्त की तिथं पडी घाईले आणि की म्हणती हा हो विवे की तरी तुम्ही भले याप्रमाणे संकल्पवाद्यांच्या तोंडातून मतरूपी मोती बाहेर आल्यावर त्यास दुसरे जे स्वभाववादी त्यांनी दाबले येथून स्वभाववाद्यांचे मत सांगतात ते म्हणाले अहो महाराज आपण जर चांगलेच विचारवंत दिसतात संकल्प सेज देखावी तरीका पान तरी का पानाकृती परब्रम्ह गावात संकल्पाची सेज म्हणजे लीन अवस्था जर मानावा तर प्रकृतीवाद्यांची प्रकृती ब्रह्माच्या ठिकाणी का मानू नये परी हे तुम्ही लगावे, हे हे तुम्ही लगावे, आताची हे नादी नागू नका आता हे सर्व आमच्याकडून सांगण्यात येईल तरी आकाशी कवणे केली मेघाची भरणे अंतरिक्षी तारांगणे झरी कवण तर आकाशात मेघामध्ये पाणी कोणी भरले पोकळीत ताऱ्यांचे समूहच कोणी धारण केले गगनाचा गाडवा कोणी ओढिला केवा हिंडतू असावा हे कवनाचे मत। आकाशाचे छत कोणी केले व कधी उभविले वाऱ्यांनी नेहमी हिंडत असावे ही कोणाची आज्ञा रोमा कवन पेरी कोण समुद्र भरी पर्जन्याची या करी धारा कवन शरीरावरील केसांची पेरणी कोण करतो समुद्र कोण भरतो पावसाच्या धारा कोण करतो तैसे क्षेत्र हे स्वभाव हे वृत्ती कवनाची नव्हे फावे येरा तुटे त्याप्रमाणे क्षेत्र हे स्वभावतच झाले असून ते कोणाचेही वतन नाही याची जो वाहतूक करील म्हणजे त्याला जो नीटनेटके जपेल त्यासच हे उपभोग मिळते व इतरांना उपभोगाला मिळत नाही तव आणि काळवाद्यांच्या मताचा अनुवाद करतात असे स्वभाववादी बोलले तेव्हा आणखी एक काळवादी रागाने म्हणाले कि हे तुमचे बोलणे फार चांगले आहे बोवा तुम्ही म्हणता असे जर आहे तर एकटा काळच या क्षेत्राचा उपभोग कसा काय घेतो हे जाणो मृत्यू रागिटा सिंहुटा परी काय वांजटा जात असे मृत्यू मृत्युरूपी रागिट सिंहाची हे दरी आहे असे आम्हाला वाटते पण या निरनिराळ्या मताभिमानी लोकांच्या व्यर्थ बडबडीला पुरे परवडेल काय तरी याचा मारु देखत अनिवारू परी स्वमती भरू अभिमानीया तर या काळाचा अनिवर तडाखा पाहतात परंतु स्वमताभिमानी लोकांचा आपल्या मतावरच भर असतो महाकल्पा परवती कव घालूनी अवचिती सत्यलोक जाती आंगी वाजे या काळाने महाकल्पा पलीकडे अकस्मात मिठी घातल्यामुळे ब्रम्हदेवाचा राहण्याचा जो सत्यलो, त्या सत्यलोक त्या सत्य लोक हत्तीवर सुद्धा या काळाचा चपेट घात बसतो लोकपाल निच नवे दिग्गज मेळावे स्वामींची ये आडवे रिगोनी मोडी हा काळरूपी सिंह स्वर्गरुपी अरण्या रोज नवे नवे लोकपाल व दिग्गजांचे समुदाय नाहीसे करते ये रे याचे नि अंगवाते जन्म मृत्यूची ये गर निर्जीवे होऊनी भ्रमते जीव या काळरूपी सिंहाच्या अंगा वाऱ्याने इतर जीवरूप पशु निर्जीव होऊन म्हणजे निसत्व होऊन जन्म मृत्यूच्या खडग्यात भ्रमत राहतात जो करूनिया माजी वडा आकार गजू सर्व आकार मात्र पदार्थ हाच कोणी हत्ती तो ज्या चवड्यामध्ये धरला गेला आहे तो काळरूपी सिंहाचा पंजा केवढा पसरला आहे पहा मनोनी कालाची सत्ता हा बोलू निरुत निरुता ऐसेवाद पांडू सुता क्षेत्राला गे म्हणून सर्व काळाची सत्ता आहे हे बोलणे खरे आहे असे काळवादी म्हणतात येथे काळवाद्यांचे मत संपले अर्जुना असे हे क्षेत्राविषयी वाद आहेत हे बहु उखी विखी ऋषी केली पुराणे इये मतपत्रिका नैमीनी या क्षेत्र संबंधाने पुष्कळ वादविवाद केला आहे या विषयी मध्ये करीत अनुष्टुभादी जी निर्निराळ्या प्रकारची या क्षेत्र संबंधी काव्य रचना आहे ती ज्या ग्रंथात आहे त्या ग्रंथांचा अद्याप पर्यंत लोक गर्वाने आश्रय करतात सूत्र पवित्र, आहे ते ज्ञान दृष्टीने पवित्र आहे त्यामध्ये पुष्कळ ज्ञान भरलेले आहे तथापि या सूत्रास हे क्षेत्र समजले नाही आणिका आण बहुती महाकवी हे तू म्हणती वेची आणखी पुष्कळ युक्तीयुक्त अशा महाकवीनी म्हणजे मोठ्या ज्ञात्यानी या क्षेत्र निर्णया करता आपल्या बुद्धी खर्च केल्या ऐसे हे कि अमुके याचे पुढे हे कोणाही वर पडे होय परंतु हे क्षेत्र असे आहे अथवा एवढे आहे अथवा हे अमक्याच्या मालकीचे नक्की आहे असे अजून पर्यंत कोणालाही कळलेले नाही आता यावरी जायचे क्षेत्र हे असे तुझ सांगो तैसे साध्य आता अर्जुना या नंतर क्षेत्र जसे आहे तसे आरंभापासून शेवट पर्यंत तुला सांगतो